ना तो ना तो तो या विवर्जित या विवर्जित आता वास्तविक विचार केला तर दृष्टीरदृष्टी तरी द्रष्टा असते आता नाही ते कशी देखील होईल दृष्टीला निश्चय करून दृश्य दिसते म्हणे मला तू कसं म्हणतो वास्तविक जर तो द्रष्टात आहे तर दृश्य दिसतो असं तुला कसं म्हणता येईल कसं रे नाही त्याला पाहिलं असं कसं म्हणतो दृष्टीला निश्चय करून दृश्य दिसते असे भासते परंतु वास्तविक ते दृश्य द्रष्टात असतो ते दृश्य दृश्य नाही आहे ते दृश्य म्हणजे द्रष्टाच आहे कारण याच्याच सत्तेने ते सत्तामान झालेलं आहे म्हणून मग जे दृश्य नाही ते पाहिले असे कशी होईल ज्या दृश्याला नाही आहे म्हणजे ते नाहीच आहे त्याला अस्तित्वच नाही त्याला पाहिलं असं तू कसं म्हणू शकत्या अस्तित्व आहे त्याला पाहिलं असं म्हणत का दि अस्तित्व असेल तर ज्याला आहे त्याला कोण आहे सांगा ना आपलं तर आता द्रष्टा दृश्य होत असल्यामुळं आहे म्हणजे आता आपल्याला असं विचारायचं कि द्रष्ट्यानं द्रष्ट्याला पाहिलं असं म्हणणं तुम्हाला जर परवडत का आत्म्या नस, आत्म्या ला ला, ला का त्याच्यामध्ये कर्मकर्तृ विरोध होते तुमच्या ध्यानात यायला पाहिजे हा विषय आपला एकदा होऊन गेलाय की आम्हीच आत्म्याला पाहिला असं म्हणायला काय हरकत आहे तसंही म्हणता येत नाही असं जर असत तर त्याने आपल्या स्वतःला स्वतः पाहिलंच स्वला विषय होऊ लागला आम्ही तुम्हाला काल विचारलाच प्रश्न की ज्ञान ज्ञानाचा विषय होईल तसं तो दृंगमात्र आहे ना धृंगात्र म्हटल्यामुळे त्याचा तो पाहू शकत नाही त्याच्याहून भिन्न कोणी नसल्यामुळे दुसरा कोणी त्याला पाहू शकत नाही म्हणजे हा कोणाचा दृश्य होत नाही याला कोणी दृश्य होत हा कोणाचा द्रष्टा होत नाही याचा कोणी दृष्टा नाही असंही समजा तुम्ही आत्म्याचा कोणीही द्रष्टा नाही आत्मा कोणाचाही द्रष्टा नाही आत्मा कोणाचाही दृश्य नाही आत्म्याचं कोणीही दृश्य नाही असा दृष्टा दृश्य या भावाहून विवर्जित पण मात्र परमात्मा आहे कदाचित तुम्ही म्हणाल बा याचा कोणी दृष्टा नसेल हा कोणाचा द्रष्टा नसेल हा कोणाला दृश्य होत नसेल याचं कोणी दृश्य नसेल तर मग नाहीच म्हणानं सोपं काम आहे वा मी एवढ्या करता आम्हाला एवढा उठ ठेवू कशाला करायला लागला तेवढं समजायला ते, ते काही लागत नाही नास्तिक आपल्या घरी समजून नाही समजतो काय काय प्रयत्न वाचून घरी बसून तो देव नाही समजतोय त्याला कशाला एवढा विचार कशाला पाहिजे त्याला विचार करून तर शेवटी देवाची आणि सिद्धीच होत नसेल देवाला तुला नाहीच म्हणायची बुद्धी होत असेल तर देवाला म्हणायची वेळ येईलच शेवटी काय या प्राणी ते दैव कैसे जे मी नाही ते म्हणते तो देव म्हणतोच आहे की या लोकांना बघून की काय या नशीब आहे काय करंट्या कपाळाचे आहेत का माझं नशीब फोटका कोणाच देव म्हणतोय लक्षात ठेवायचे मी नाही म्हणजे ज्या देवाच्या सत्तेवर राहतात ज्या देवाच्या ज्ञानाने हे ज्ञानी म्हणून मिरवतात जगामध्ये ज्या देवाच्या आनंदाने क्षणभर का होत नाही पण झोपीन आनंदी होतात भ्रमाने का होत नाही पण विषया त्यांना आनंद भासतो त्या मला हे नाही म्हणलं काय प्राण्यांच कर्म होय देव सगळ्यात जर खरोखरी कष्टी दुःखी असेल ना तर ते तुमच्या आमच्यासाठी पशु पक्षासाठी माणसासाठी फार तो दुःख आहे म्हणजे तुम्ही मला कोणी सांगितलंय मला देवाने सांगितलं <laughs> मला कोणी सांगितलं मला खास देवाने सांगितलं म्हणजे तुम्हाला माझा पुरावा आहे तर देवाचा मला देवाने सांगितलं म्हणजे मी पुराव्यानिशी तुमच्या पुढे सांगतोय माझ्या जो साक्षी आहे त्या साक्षीला पुरायचं नाही बरं का साक्षी पुरावा गळ्या इतका का खांद्या ऐत का बुडघ्या ऐत का कसला पुरावा हे नाही आहे हा तुम्हाला त्याच्याविषयी काही तक्रार करता येत नाही असा माझा जो पुरावा म्हणजे तो पुरावा कोणता तुम्हाला मागे सांगितलाय पुन्हा एकदा सांगतो देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली पशु पक्षी चतुष्पाद सगळे निर्माण केले सगळे निर्माण केल्यानंतर शेवटी त्याला काही संतोष झाला नाही देवाला वाटलं मी एक त्याला करमत नाही म्हणून ही सृष्टी निर्माण केली पण यात एक सुद्धा मी प्राणी असा निर्माण करू शकलो नाही की जो प्राणी पुन्हा आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो तो स्वस्वरूप स्थितीवर पुन्हा येईल असा एकही मी प्राणी निर्माण केला नाही असा एखादा प्राणी निर्माण करायचा की जो प्राणी पुन्हा आत्मस्वरूपावर येईल मला आत्मत्वाने ओळखेल माझ्या मात्र स्थितीला तो प्राप्त होऊ शकेल असा एखादा प्राणी निर्माण करायला पाहिजे म्हणून तो प्राणी निर्माण केला ज्याचं नाव आहे माणूस हा नरदेह निर्माण केला आणि आता या नरदेहामध्ये अशी योग्यता दिली की हा जीवपणाचा नाश करू शकतो हा गुणातीत होऊ शकतो द्रष्टा दृश्य भावाहून अतीत होऊ शकतो मात्र स्थितीला प्राप्त होऊ शकतो अशी ही स्थिती योग्य रीतीने निर्माण केली त्यावेळी देवाला वाटलं की आता माझं खरं समाधान झालं आता हा मला जाणण्यासारखा योग्य आणि मी तयार केलाय आणि त्याची जेवढी म्हणून परीक्षा असते टेस्ट सगळी घेतली देवानी बरं का सगळी परीक्षा केली आणि त्याच्या लक्षात आलं उतरले चांग र तो म्हणला ही भट्टी बरोबर जुळली <laughs> तो काय म्हणला एरवी कोणती माझी भट्टी जुळली नाही कोणत्याही प्राण्याची भट्टी जुळली नाही पण ही भट्टी बरी भट्टी जुळली पूर्ण परीक्षा केली आणि असं दिसून आलं की बरोबर आहे त्याच्यात कुठे चोख नाही प्रतिमात्र होणं नाही असं त्याला दिसून आलं आपण अनेक वेळा वागतो आणि ते बुवा म्हणत असत मी वेळा पान खाल्ले पण म्हणले आज जुळले <laughs> मला त्याचा अर्थ माहित नाही <laughs> मला तुम्ही त्याच्याबद्दल काही विचारायचं नाही बुवाना जाऊन प्रत्यक्ष भेटायचं नाही तर बुवाचे चिरंजीव आहेत ते पण म्हणतात कधी कधी तेव्हा त्यांना तुम्ही जाऊन विचारा हे पान जमले म्हणले आज म्हणजे काय अर्थ आहे त्याचा मलाही माहित नाही पण ते म्हणत असत मी शंभर वेळा पान खाल्लंय पण आज जमलं हे जसं तसं मनुष्य पुष्कळ वेळा काम करतो पण त्याची भट्टी म्हणून म्हणतात ती जुळत नाही देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली देवाची भट्टी जुळलेली मला आपल्याला सांगतो माणसांची गोष्ट सोडून द्या मानवाची कसा सोडून द्या मानव कुठे घेऊन बसलाय मानवाला निर्माण करणारा देव त्याची भट्टी जुळत नाही पण ही मानव निर्मिती ज्यावेळी घडली तेव्हा मानवाच्या निर्माणामध्ये त्याला असं दिसून आलं की मानव निर्माण म्हणजे माझी जुळलेली भट्टी बिनचुक भट्टी दिली इंद्रिय त्याचा अनुवाद आहे मी म्हणत नाही दिली इंद्रिय नारायण नावरोग याच नाव भट्टी म्हणतो की मी इंद्रिये दिली हात पाय नान व्यवस्थित दिलं आणि त्याचा परिणाम काय भवरोग निवृत्त होईल जीवपणा निवृत्त होईल हा आणि नारायणाची त्याला आत्मत्वाने प्राप्ती होऊ शकेल नरदेहाने पदवी आ, सच्छिदानंद पदवी घेणे मरदेहाचे निधने किंवा मनुष्य देहाचे निधने सच्चिदानंद पदवी घेणे आहे कृपावलोकने हा आपल्याला अधिकार दिला आणि त्याला असं वाटलं की मी कृतकृत्य झालो माझी भट्टी जुळले सृष्टीच निर्माण करण्याचं जे काम आहे ते माझं जुळलं पुढे जुळून जुळून जुळून असं घडलं काही काळ निघून गेल्यानंतर त्याला असं दिसून आलं की ह्या प्राण्यासारखा बेइमान प्राणी नाही नेमकं मला विसरून बाकीच सगळं नरदेहाच्या चाललंय आपलं सगळं काय देवाच सोडून बाकीच सगळं चाललं देवाला असं वाटलं की हा इमानदार निघेल मला ओळखेन माझी भट्टी जुळली म्हणून मला पहिल्या क्षणात आनंद झाला दुसऱ्या क्षणात मला तो दुःख व्हायला लागलंय त्या वसुदेव देवकी ना असं वाटलं बरं झालं बा आम्हाला मुलगा झाला आणि त्या कंसाने दयेने सांगितलं की मी मारणार नाही मला आठवा मारणार ना मग हा घेऊन जावं म्हणले त्याची काही काळजी करू नका तुम्ही याला काय करायचं मारत त्याला अतिशय आनंद झाला हा तर अतिशय आनंद झाला आणि परत निघाल्या ते नारद म्हणी भेटले त्याला सांगितलं बावड्या की इकडनं आठवा इकडनं आठवारे म्हणलं तुमचं म्हणणं आहे त्याची बुद्धी बदलली अव्यवस्थित चित्ता नाम चित्त चांगली चित्ता चा प्रसाद चांगली नसतात अशा अव्यवस्थित चित्ताच्या माणसाने केलेला प्रसादही भयंकर असतो आणि व्यवस्थित चित्ताच्या माणसाने केलेला होप ही मनुष्याच्या कल्याणाला कारणीभूत होतो असं आपण ध्यानात ठेवतो ती जर गोष्ट आपल्या ध्यानात आली तर त्या वसुदेव देवकीला मोठा आनंद परत गेले त्यांना सांगितलं काय आनंदात बसलाय तो पुन्हा येतोय मागणं <laughs> <laughs> काय पुन्हा येऊन त्या मुलाला घेऊन आपटलं मारलं ना त्याने त्यानं असं वाटलं पहिल्या क्षणावर त्यांनी मारलं असत तर बर झालं पहिल्या क्षणात मुलगा झाला म्हणून आनंद आणि दुसऱ्या क्षणामध्ये त्याने सोडला म्हणून आनंद आणि तिसऱ्या क्षणामध्ये पुन्हा मारला म्हणून दुःख तसं देवाच घडलं पहिल्या क्षणात आनंद झाला पण दुसऱ्या क्षणात फार तो वेधळून गेला तो म्हणतो काय माणूस निघाला निर्माण झालो मी कशासाठी निर्माण केलं काय योग्यता दिली हा इतका बजरमुख बनलाय की मला तो पूर्ण विसरून गेला आणि शेवटी सरते शेवटी आयुष्यात दोन त्याला लोक भेटले की चा त्याच्या त्या भट्टीला जुळल्याची त्याला जेणेकरून खात्री पटावी याबाबत मी केली भट्टी बरोबर आहे पहिली केली परीक्षा चुकली काय का सायंटिस्टाने एका सायंटिस्टाने एखादा शोध लावा आणि तो शोध संशोधकाने लावून तो कार्यान्वित व्हावा आणि त्याच्या मागच्या दुसऱ्या संशोधकाने पहिला शोध मागासवर्गीय व्हावा बॅकवर्ड क्लासेस असं व्हावं तसं झालं काय माझं ही म्हणण्याची देवाला पाळी येऊ नये आपलं झालेलं ज्ञान आपल्या ज्ञानावर दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाकडनं पुन्हा अप्रामाण्य येऊ नये ही खात्री देवाला पटण्यासाठी म्हणून त्याला दोन आयुष्यामध्ये प्राणी भेटले त्या पहिल्या प्राण्याचं नाव आहे अर्जुन दुसऱ्या प्राण्याचं नाव आहे उद्धव त्या अर्जुनाला भेटल्यानंतर देव म्हणतो बरा भेटलास बाबा माझी भट्टी बरोबर आहे तुझ्यामुळे सिद्ध झाली मग तुला खरं सांगू का म्हणजे काय की मी ही प्राणी हे सृष्टी निर्माण केली त्यात हा मानव प्राणी निर्माण केला त्यावर मला असं वाटलं की माझी भट्टी जुळली आता हे स्वस्वरूपस्थितीला येतीलच पण हे जमलं नाही काय घडलं मग मनुष्याणाम सहस्रेशू देव हा श्लोक म्हणते इतका दुःखी इतका कष्टी इतका आणि हिरमुसलेला चेहरा केलेला होता इतका तो देव त्याची चेहरी पट्टी एवढी दयनीय झाली होती की त्यावेळी जर माझा जो कॅमेरा असता आणि मी फोटोग्राफर असतो तर तो, तो फोटो काढून मी नक्की तुम्हाला दाखवला आमचे भावरा असतील सांगितलं किंवा एवढा फोटो काढून देवा हे हा देवाचा प्रसंग टिपला पाहिजे काय वाटते होती पण ती सोय त्यावेळी नसल्या कारणाने मी ते आपल्या मांडू शकत नाही पण तुम्ही शब्दचित्रावरून लक्षात घ्या इतका दुःखी इतका कष्टी तो झालेला आहे इतका त्याला त्याच्याविषयी स्वतःच्या कृतीविषयी खेद निर्माण झालेलाय की त्या खेदाला पारावार नाही आणि खेदाच्या शेवटी अखेरीस गुडघ्यावर हात ठेवून अर्धा वाकून <laughs> काही कीर्तन करत त्याप्रमाणे आणि देव म्हणतोय काय करावं हो देवा देव म्हणतोय मनुष्यानाम सहस्रेशु कशीत यतती सिद्ध येईल येते सिद्धानाम कष्टित मामे तत्वता एखादा प्राप्तीच्या पहिले तरी पाहिला पावे असं देवाला म्हणण्याची वेळ आली लक्षात मग ते म्हणायला आपण एवढं प्रयास करायचं काय कारण आहे सरळ नाही म्हणतोच आहे तो सरळ नाही म्हणतोच आहे तो असं <laughs> आम्हाला तुम्हाला सांगायचं नाही आम्हाला असं सांगायचंय देवाचं अस्तित्व नाकारायचं नाही पण ते अस्तित्व मानताना सुद्धा कसं मानायचं याला महत्व आहे न मानणाऱ्या पेक्षा देव मानणारा जरी चांगला असला तरी देवाच्या स्वरूपाला कसं समजावं याच्यात आला देव मानणारा न मानणाऱ्यांच्या मनाने जरी बरा असला तरी देवाची स्वरूप कशी मानावीत याच्यामध्ये फाड वाद आहे इतर शास्त्रकारामध्ये आपल्याला वाद आहे तो सोडून द्या आपल्या शास्त्रात सुद्धा पुष्कळ वाद आहे याबाबत शंका घेणारे कोण पहिल्यांदा नास्तिक त्याला पहिली शंका निर्माण होते की देव नाही म्हणून म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सस्वच्छ विचारलंय की काय की मी जर त्या ठिकाणी द्रष्टा दृश्य नाही असं म्हटलं ते हे द्रष्टा दृश्य हेच आहे विचरती। विचरती मग कोण काय आहे ज्ञाने माऊली म्हणते मी जर तुम्हाला हा सिद्धांत सांगायला लागलो की द्रष्टा आणि दृश्य हे जे द्वैत आहे हा जो भेद आहे हा भेद निवृत्त होतो तर मला आता लोक विचारतील कोण विचारते त्यांचे नाव तिथे लिहिले नाही तरी त्याचा अर्थ असा आहे मग म्हणे कोण काय आहे कोण म्हणे नास्तिक म्हणे पहिल्यांदा काय म्हणे कि द्रष्टा आणि दृश्य हे जर द्वैत निघून गेलं तर कोण आहे कोण विचारील शून्यवादी विचारील आपल्याला कि द्रष्टा आणि दृश्य हे जर निवृत्त झालं तर कोण आहे आज तर शून्य असं तो, तो तिसरा एकांतिक जो सगुणवादी आहे तो पण आपल्याला असा प्रश्न विचारेल हे जरा बारकावे ऐकायचं बाबा म्हणजे हे अत्यंत आंतरंग तीव्र बुद्धिमान ज्याचं काही चिंतन झालंय ज्याच्या बुद्धीला सूक्ष्मता प्राप्त झाले ज्याला मौजीचं ऐश्वर समजले त्याने हे जरा जगून ऐकायचे त्याच्यासाठी हे चाललंय आपण लक्षात ठेव की एकांतिक सगुणवादी सुद्धा असं विचारेल कि मग कोण आहे काय आहे मग कोण म्हणे काय आहे कोणी म्हणेल की काय आहे मग सरते शेवटी ज्ञानेश्वर महाराज हे सांगते सरते शेवटी ना दृश्य आणि द्रष्टा या भावाहून विवर्जित असणारा जो परमात्मा तो मी आहे असं त्याला उत्तर दिले ज्ञानेश्वर महाराज ध्रुमात्र असा असलेला परमात्मा तो शिल्लक रासो असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला उत्तर दिले नाही असं लोक विचारतील ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांना माहीत होतो या म्हणण्यात अर्थ असा आहे की द्रष्टा आणि दृश्य हे दोन्हीही भाव नाहीत आणि जर तुम्हारे प्रती तो द्रष्टाचा पहातो दृश्ट दृश्य द्रष्टाचे दृश्य नहीं चाहिए नहीं चला कस तुम्हें हा महीन का अर्थ है बाजू तुम्हें लक्ष्य तुम्हारा ध्यान कारण संगत तुम्हारा कि द्रष्टा दृश्य दर्शन जर परमेश्वरा सत्तेन सत्ता मान है ध्यान है विवर्ता अधिष्ठानी सम्याप्ति कश है अभी तुम्हारे ही जर लक्षात ही। तुम्हाला पाहतो। पाहतो। जर लक्षा आई नहीं तो तुम द्रष्टाच दृश्य पे दृश्य है देव देवाला जर तुम्हार लक्षाई दुधाच दही जस घड़ाव तमाम देवा डोक्याल मनु एवरी सावधगिरी है दूसर कहीं हमारा मान्यता है कि संपूर्ण दृश्य द्रष्टाच है परमत्मा चाहिए परमत्मा व्यतिरिक्त ददार्थ नहीं परमत्मा है विश्व परमत्मा अमच नहीं त्रिपुटी देव है त्रिपुटी, त्रिपुटी, त्रिपुटी देव नहीं जर त्रिपुटी देव अल तो त्रिपुटी उत्पन्न होने पूर्वी व त्रिपुटी या बाधान त्रिपुटी देव है जर देव नसता तर त्रिकुटी भासलेच नसते अभार रूपचे विश्वस्ते भानम भाईना कदा तिन्ना वकल्पेल कधीही गोष्ट घडणार म्हणून भाचा सर्वग्रहा परमात्मा सर्वत्र होतो क्रोत भरले मग वस्तू प्रभाची पाळी प्रगट होई हेच बरोबर म्हणून अधिष्ठान मात्रावशेष हा त्या सांगण्याचा अंतिम भाग आहे केवळ मात्र परमात्मा बरोबरीत राहतो तिथे ना दृश्य आहे ना द्रष्ट आहे दर्शन त्याच्याहून नाही मुख दिसो का दर्पणी त्याला एक दृष्टांत घेतो महाराज मुख दिसो का दर्पणी तरी झाली ते वाया तात्याने तिथे शब्द लिहिलाय की वाया हा शब्द चेतचा परिणाम विलास म्हणणाऱ्याला जुळेल काय जुळणार नाही का ही गोष्ट सांगता येणार नाही वायाणी शब्द कसा उत्कृष्ट लिहिलाय बघा महाराजांनी उदाहरणार्थ मुखा आपल्याला दर्पणामध्ये भास होत दर्पण आल्यानंतर त्या दर्पणात आयण्यामध्ये आपलं रूप दिसत महाराज म्हणतात दर्पणात आपलं मुख दिसलं पण ते मुख आपल्या स्वतःच्या ठिकाणी आपल्या मुखपणाने जसं राहत त्याप्रमाणे आरशामध्ये जरी मुखाची प्रतिती झालेली असली तरी मुख जर आपल्या ठिकाणी अंगाने सदाच आहे तर ती झालेली प्रतिती खोटी नाही का तर त्याचं उत्तर आहे जर प्रतिती होऊन ही मुखमुखपणाने आपल्या स्वरूपाने राहत असेल मुखपणामध्ये जर विकार घडत नसेल तर मुखाची झालेली प्रतिती वायाणी नाही का ठरणार खोटी नाही का ठरणार त्याचं उत्तर आहे ती खोटी ठरेल त्याप्रमाणे आत्मा जर आपल्या स्वरूपामध्ये यशकिंचित पालट होणारा नाही कुठल्याही रूपाने त्याचा पालट होत नाही एक सारखा आहे तसाच्या तसाच राहतो असं जर असेल तर मध्यंतरी तुला झालेली द्रष्टा दर्शनाची सापेक्ष प्रतिती ही वायाणी नाही का त्याचं था उत्तरायची ठरेल मुख आरशात दिसले तर दिसू दिसले तर दिसू त्यात त्या मोठे मुखात काही बदल झाले का मी तुम्हाला विचारतो ते सांगा म्हणजे काही बदल झाला नाही प्रतितीच्या पूर्वी मुख जसं होतं तसंच प्रतितीच्या वेळी जसं होतं तसच आहे आणि प्रतितीच्या नंतरही जसं होत तसंच आहे आरशा मुळे मुखात बदल होत नाही आता माणसं का आरसा पाहतात हे मला माहित नाही पण त्याच्यामुळे बदल होत नाही एवढी बघत ठेवा परंतु ते आपल्या ठिकाणी अंगाने तसंच आहे ना म्हणजे तसच आहे मग अर्थामध्ये मध्यंतरी झालेल्या प्रदितीची काय संगती किंवा प्रतिती खोटी ठरली देखतायचे आपण आलीये निले ते निहाते सया स्वप्ना ऐसे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नाचा दृष्टांत दिलाय तात्यानी याच्यावर एक टेप दिलाय हा स्वप्न दृष्टांत ता ता सारा जन्म त्यांचं मनोगत काय असेल तुम्हीच विचार करा त्याचं उत्तर आहे तुम्ही त्याचा विचार करा ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर देतात कि आपल्याला निद्रा आणि निद्रा आल्यानंतर त्या निद्रेच्या हाताने आपल्याला स्वप्न प्रती दिले निद्रेच्या हाताने स्वप्न दिसतं याचा अर्थ हाताची साथ लक्षात ठेवायची नाही बरं <laughs> का हाताची साथ आली आहे असं लक्षात ठेवायचं नाही निद्रेच्या हाताने या शब्दाचा अर्थ निद्रेच्या द्वारा कारण असा आहे हात शब्दाचा अर्थ द्वारा मागे एकदा हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला विस्मृतीचे निहाते विस्मृतीच्या हाताने आपले आत्मवस्तू आपण हरवून बसलो विस्मृतीच्या हाताने म्हणजे द्वाराने विस्मृतीमुळे त्याप्रमाणे इथे निद्रेमुळे असा अर्थ करायचा निद्रेच्या हाताने शब्द वापरला तरी मुळे योगाने निद्रेच्या योगाने त्याचं कारण आहे निद्रा म्हणजे आवरण आहे स्वप्न नावाचा धरून ज्ञानेश्वर लिहितात की आपल्या निद्रेच्या हाताने म्हणजे निद्रेच्या योगाने आपल्याला स्वप्नामध्ये सगळा पसारा दिसतो आम्ही आपल्याला असा विचारतो की स्वप्नामध्ये दिसणारा हा आणि पसारा म्हणजे एक नव्हे बहुवत अनंत तुम्ही स्वप्न जर बघायला लागलं तर स्वप्नामध्ये नदी नाले खेळी पाडी झाडं झुडप जेवढंच यागृतीमध्ये दिसतं तेवढंच सगळं तिथे दिसतं आणि एवढं अनंतत्व दिसून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोण कोणाला पाहतो त्यावेळी आपणच आपल्याला पाहत असतो त्यावेळी आपल्या निद्रेच्या हाताने ज्यावेळी आपण स्वप्नात प्रवेश करतो त्यावेळी आपणच आपल्याला पाहत असतो आपणच त्या अनंतत्वाला प्राप्त झालेल्या असतो त्यावेळी तिथलं जे पाहणं ते पाहणं कसं आहे तसंच हे दृश्य द्रष्ट दर्शनाचं पाहणं आहे असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात म्हणजे इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुम्हाला ते पाहणं लक्षात आलं म्हणजे हे पाहणं लक्षात या ते पाहणं कसं आहे मीच ते सेना ते सेना नव्हे मीच झालो होतो आग ते सेना नव्हे कोणी युद्ध करायला आलं नव्हता काही सगळा मीच बनलो होतो विरोधी पक्ष तरी मीच आणि सुलट पक्षाचा तरी मीच दोन्ही पक्षाच्या बाजूने जसा मीच नटलो होतो त्या पद्धतीने अहो आपल्याला स्वप्नामध्ये हत्ती भास एखादा माणूस आम्हाला सांगतो गुरुजी म्हणत असंच नेहमी एक मनुष्य त्यांच्याकडे गेला तो म्हणला महाराज मला स्वप्नात हत्ती भासला बर म्हणजे पुढे काय म्हणजे त्याचा रंग कसा हो गुरुजी म्हणे स्वप्न तुला पडले आणि त्याचा रंग मला विचारतोय असं कसं होईल स्वप्न हे प्रत्यक्षाचा विषय जागृती उभय प्रत्यक्षाचा विषय उलट असं लक्षात ठेवा उभय प्रत्यक्षाचा विषय असते ती जागृती स्वच्या प्रत्यक्षाचा विषय असते ती स्वप्न प्रत्यक्ष रूपत आहे जवळ प्रत्यक्ष रूपात आहे झोप अवस्था आहे आणि केवळ साक्षात अप्रोक्षरूप्रि ना उभयाच्या प्रत्यक्षाची विषय आहे ना स्वच्या प्रत्यक्षाची विषय आहे ना अज्ञान आणि आवृत अवस्था आहे अशी ती अवस्था असल्या कारणाने त्याला म्हणायचं समाधी तेव्हा सांगण्याचा तात्पर्य असा की उभय प्रत्यक्षाचा विषय असते ती जागृती स्वतः स्वला विषय असते ते स्वप्न अहो हरीच्या जवळ पांडू झपलेला असतो पांडूला स्वप्न पडता हरीला अजिबात काही दिसत नाही त्याला एखादा माणूस त्याच्या जो जागा असतो त्याला त्याच्याहून दिसत नाही त्याच कारण अध्यक्ष पदार्थ ज्याच्या दोषाने भासत असतो त्यालाच भासत असतो दुसऱ्याला तो, तो भासत नाही हा त्याचा न्याय असल्याकारणाने त्या नियमाप्रमाणे आपल्याला जर स्वप्नामध्ये हाती दिसला बाजार भरलेला दिसतात आणि तुम्ही तिथं दुसरा बनायला कोणाला अविध्येचा परिणाम म्हणजे माझा अविद्येचा अविद्य आहे कुठे ते त्याचा कोण आहे तिथे ही मुख्य गोष्ट आहे की आपण स्वतःचा तो परिणाम असल्या कारणाने मी स्वतः त्याचा उपादान करणार इथे दुसऱ्याला वाहून हा मध्ये कोणी बोट शिरवायचं नाही कारण मिथ्या पदार्थाचे द्रष्टा येव सकारात्मक द्रष्टाच जर त्याचं उपादन करणार आहे तर द्रष्टाच तो, तो, तो बनलाय का, का। नाही त्या व्यतिरिक्त आहे का हे जसं स्वप्नातलं पाहणं आपण आपल्याला पाहणार आहे तसंच या जागृतीमध्ये द्रष्टा दृश्य या रूपाने आपण आपल्याला पाहतो एकच पुरुष बहुत्वाला प्राप्त झाल्याचा दिसून येतो पण तो बहुत्वाला प्राप्त झालेला नसतो त्याच्या एकपणामध्ये येत बदल झालेला नसतो उलट स्वप्न दृष्टांताचा जर आपण विचार केला तर हा स्वप्न दृष्टांत झाल्यावर तीन तरी राहिले का तुमच्या रूपात काय बदल झाला त्याच्यामुळे एकत्वाद बदल न होता अनंतरूपतेला तुम्ही स्वप्नामध्ये जर प्राप्त होऊ शकता त्याप्रमाणे संपूर्ण त्रिपुटी स्वतः परमात्मा आपणच होतो तरी सुद्धा परमार्थत अनेकत्व त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी निर्माण होत नाही अनेकत्वामुळे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही पालट होत नाही एक रूप जसा अद्वितीय स्वगतावर्जित तसाच्या तसा, तसा कायम हे अभ्यासाच संभवणे आहे एरवी कशातही संभवणे नाही विवर्सातच हे संभवणे एरवी कशातही हे संभवणे आहे हा दृष्टांत अतिशय मार्मिक दिला ज्ञानेश्वर महाराज बहुत्वाला प्राप्त झालेला द्रष्टा स्वप्नात निजनेच्या रूपाने आपणच आपल्याला स्वतः पाहत असू नाही एकत्वात बदल होत नाही त्याच्यामध्ये स्वरूपात विकृती निर्माण होत नाही त्याच पद्धतीने त्रिपुटी होऊन त्रिपुटी आपण स्वतः बनवून त्या शब्दाचा अर्थ त्रिपुटेमध्ये स्वतः समव्याप्त असतो त्रिपुटीमध्ये स्वतः समव्याप्त असून आपल्या स्वस्वरूपाच्या एकत्वामध्ये यक्कीही बिघाड होत नाही तो आपल्या स्वरूपाने निर्विकार जसाच्या तसाच राहतो असा या म्हणण्याचा अर्थ आहे योगाने स्वप्नात जसा आपण पाहतो त्याप्रमाणे पाहणे आहे म्हणजे त्रिपुटी आपणच बनवून पाहतो पण त्रिपुटी जसा तो स्वप्नातला पाहणारा अनेकत्वाला पाहून एकत्वात बिघाड होत नाही जसाच्या तसा राहतो याप्रमाणे त्रिपुटी होऊ नये परमेश्वराच्या एकत्वात बिघाड होत नाही तो जसाच्या तसा राहतो म्हणजे त्याच्या दृष्टीने त्रिपुटी झालेलीच नसते